अण्ण चिल आणि तो अल्लाच आहे ज्याने तुमच्यासाठी तुमच्या सजाती पत्न्या बनवल्या आणि त्यानंच या पत्न्यांपासून तुम्हाला पुत्रपौत्र प्रदान केलं आणि चांगल्या चांगल्या वस्तू तुम्हाला खायला दिल्या मग काय हे लोक सर्व काही पाहत आणि जाणत असताना देखील असत्याला मानतात आणि अल्ला ते उपकारण नाकारतात शेया। आणि अल्ला सोडून अशांना पूजतात यांच्या हातात आकाशातूनही त्यांना काही रोजी देणं नाही आणि जमिनीतून देखील नाही आणि हे काम देखील ते करूच शकत नाही तर मग अल्ला करता उपमा रचू नका अल्लाह जाणतो तुम्ही जाणत नाही एक उदाहरण देतो एक तर आहे गुलाम जो दुसऱ्याच्या मालकीचा आहे आणि स्वतः काहीच अधिकार बाळगत नाही दुसरा मनुष्य असा आहे ज्याला आम्ही आमच्याकडून उत्कृष्ट रोजी दिली आहे आणि तो त्यातून प्रकट आणि गुप्तरित्या खूप खर्च करतो सांगा हे दोन्ही समान आहेत काय स्तुती अल्लाचीच आहे परंतु बहुतेक लोक या सरळ गोष्टीला जाणत नाहीत अल्ला आणखी एक उदाहरण देतो दोन माणसं आहेत एक मुकाभरा आहे कोणतंही काम करू शकत नाही आपल्या मालकावर भार बनलेला आहे जिकडेही त्यांना त्याला पाठवावं कोणतंही भलं काम त्याच्याकर्वी होऊ नये दुसरा मनुष्य आहे की न्यायाचा आदेश देतो आणि स्वतः सरळ मार्गावर कायम आहे सांगा हे दोन्ही समान आहेत काय आणि पृथ्वी आणि आकाशातील गुप्त सत्याचं ज्ञान तर अल्लाच आहे आणि कायमात उद्भवण्याच्या मामल्यात काहीच विलंब लागणार नाही परंतु केवळ माणसाच्या डोळ्याच्या पापण्या लावण्या एवढच किंबहुना यापेक्षाही काही कमी वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह सर्व काही करू इच्छितो अल्ला तुम्हाला तुमच्या मातांच्या पोटातून काढलं अशा अवस्थेत कि तुम्ही काहीच जाणत नव्हता त्यानं तुम्हाला कान दिले डोळे दिले विचार करना हृदय दिलता की तुम्हें कृतज्ञ बनावी कई लोकान कहीं पक्षां नहीं की प्रकारे कशीभूत है अल्लाह के कोणी खेरीज को यात अनेक निशाण्या आहेत त्या लोकांकरता जे इमाहो जालुतिम सुमिदिल अनामीत सत्ति पूर्ण योम वाणिकुम सस्ति पून योम वाणिकुम योम इमिकुमिहरिह अशारी अल्लाने तुमच्यासाठी तुमच्या घरांना विश्रांती स्थान बनवलं ज्यानं जनावरांच्या कातड्यापासून तुमच्यासाठी अशी घरं निर्माण केली जी तुम्हाला प्रवास आणि मुक्काम दोन्ही परिस्थितीत हलके आढळतात त्याने जनावरांची लोकर लव आणि केसापासून तुमच्याकरता पेहराव्याच्या आणि वापरण्याच्या अनेक वस्तू निर्माण केल्या ज्या जीवनाच्या निश्चित कालावधीपर्यंत तुम्हाला उपयोगी पडतात والله جعل لكم مما خلق ظلالا وجعل لكم من الجبال اكنانا وجعل لكم من الجبال اكنانا وجعل لكم سرابين تقيكم الحر وترابيل تقيكم باسكم كذلك يتم نعمته عليكم لعلكم تسلمون तेला निर्माण केलेल्या बऱ्याचशा वस्तूपासून तुमच्या करता सावलीची व्यवस्था केली पर्वतात तुमच्यासाठी आश्रयस्थान बनवलं आणि तुम्हाला असे पोशाख प्रदान केले जे तुम्हाला उष्णतेपासून सुरक्षित ठेवतात आणि काही इतर पोशाख जे परस्परातील युद्धात तुमचं संरक्षण करतात अशा प्रकारे तुम्हाला तो आपल्या देणग्यांची परिपूर्णता करतो कदाचित तुम्ही आज्ञाधारक बनाव आता जर हे लोक विमुख होत असतील तर हे पैगंबर सल्लेला अवसलम संदेश स्पष्टपनेवाबदारी नहीं अल्लाह से उपकार ओर इनकार करता बहुतेकोक अत्य स्वीकार यांना याच काही भान तरी आहे की त्या दिवशी काय गद बनेल जेव्हा की आम्ही प्रत्येक जनसमुदायात एक साक्षीदार उभा करू मग काफीरांना वाद घालण्यास संधीही दिली जाणार नाही आणि त्यांच्याकडून पश्चाताप आणि क्षमा याचने मागणी देखील केली जाणार नाही अत्याचारी लोक जेव्हा एकदा शिक्षा पाहतील तर त्यानंतर त्यांच्या शिक्षेत घट ही केली जाणार नाही आणि त्यांना एका क्षणाची सवड देखील दिली जाणार नाही आणि जेव्हा लो, ते लोक ज्यांनी जगात अनेकी सुरुवात पत्करला होता आपल्या ठरवलेल्या भागीदारांना पाहतील तेव्हा सांगतील हे पालनकर्त्या हेच आहेत आमचे ते भागीदार ज्यांचा आम्ही तुला सोडून धावा करत होतो यावर ते उपास्य स्पष्ट उत्तर देतील तुम्ही वा इला वा दल्ल मा कानू खोटारे आहेला झुकते सर्व रचले ते कुभांड परागंधा होते जे जगत रचित होते زيدينهم عذابا فوق العذاب بما كانوا يفسدون चलुकने स्वता कुप्रता मारगावलंमला अनितरन्ना अल्लाहच्या मार्गापासून रोखलं त्यांनाही याटनेवर यातना देव त्या उपद्रवाबद्दल जे ते जगात माजवत असत ويوم نبعث في كل امه شهيدا عليهم من انفسهم وجئنا بك شهيدا على هؤلاء وَحُدًا وَحُدًا हे पैगंबर सल्लेला वसलम यांना त्या दिवसासंबंधी खबरदार करा तेव्हा आम्ही प्रत्येक जनसमुदायातून खुद्द त्यांच्यामधूनच एक साक्षीदार उभा करू जो त्यांच्याविरुद्ध साक्ष देईल आणि या लोकांविरुद्ध साक्ष देण्यासाठी आम्ही तुम्हाला समोर आणू आणि ही त्याच साक्षीची तयारी आहे आम्ही हा ग्रंथ तुमच्यावर उतरवला आहे जो प्रत्येक गोष्टीचा अगदी स्पष्टपणे खुलासा करणार आहे आणि मार्गदर्शन कृपा आणि खुशखबरी आहे त्या लोकांकरता ज्यांनी आज्ञा पालनार्थ मान तुकवले आहे अल्ला न्याय भलाई आणि नातेवाईकांचे हक्क अदा करण्याची आज्ञा देतो आणि दुष्कर्म आणि अश्लीलता आणि जुलूम, आणि अत्याचाराची मनाई करतो तो तुम्हाला उपदेश करतो जेणेकरून तुम्ही बोध घ्यावा अल्लाचे करार पूर्ण करा जेव्हा तुम्ही त्याच्याशी एखादा करार केलेला असावा आणि आपल्या शब्दा पक्क्या केल्यानंतर मोडून टाकू नका ज्यार्थी तुम्ही अल्ला आपल्यावर साक्षीदार बनवला आहे अल्ला, अल्ला तुमची सर्व कृत्य माहीत आहेत ولا تكونوا كاللاتي قذفت غزلها من بعد قوه انكهن تتخذون ايمانكم دخلا بينكم تتخذون ايمانكم دخلا بينكم ان تكون امه هي اربا من امه انما يبلوكم الله به وليبين ان لكم يوم القيامه ما كنتم فيه تختلفون तुमची स्थिती त्या स्त्री सारखी होऊ नये जिने स्वतः परिश्रमपूर्वक सूत आणि मग स्वतः तुकडे करून टाकले तुम्ही जेणेकरून एका समूहाने दुसऱ्या समूहापेक्षा जास्त लाभ उचलावा वास्तविक पाहता अल्ला या करार मदारांच्या द्वारे तुमची परीक्षा घेतो आणि निश्चितच तो कायमाच्या दिवशी तुमच्या तमाम मतभेदांची वास्तविकता तुमच्यावर उघडी तम् करेल فَرَأْسَاءَ اللَّهُ جَعَلَكُمْ أُمَّةً وَاحِدَةً وَلَكِن يُضِلُّ مَن يَشَاءُ وَيَهْدِي مَن يَشَاءُ وَلَتَسْأَلُنَّ عَمَّا كُنْتُمْ تَعْمَلُونَ जर अल्लाह तबीत असता की तुमच कोणतीही मतभेद होऊ नये तर त्यांना तुम्हा सर्वांना एकच समाज बनवला असता परंतु तो ज्याला इच्छितो त्याला पतंग नष्टतेत टाकतो आणि ज्याला इच्छितो त्याला सरळ मार्ग दाखवतो आणि निश्चितच तुम्चा तुम्चा रहना नहीं। तु तु तु तुम तुम्हें तुम्हार कृत्यासंबंधी विचारणाशिवा रहती मुसलमान तुम्हें अपने शब्द एक दुसर लसवने साधन बनू नका भी वीर अस हो एख्या पाय भक्कमतर तो और या घसरावा अपराधापाई कि अल्लाह मार्गपासन रोखल दुष्परिणाम पहावा शिक्षा भोगावी अल्लाह कराला अल्पशा लाभा विकुन टाकू ना जे का अल्लाह पाशे है तो तुम्हारे अधिक बेहतर है जर तुम्हें जानते मा मा बाक। मा कानू जे काही तुमच्या पाशी आहे ते खर्च होऊन जाणार आहे आणि जे काही अल्लाजवळ आहे ते चोरणार आहे आणि आम्ही जरूर संयम बाळगणाऱ्यांना त्यांचे मोबदले त्यांच्या उत्तम कृत्यानुसार देऊ ृत्य करेल मग तो पुरुष असो अथवा स्त्री मात्र तो इमानवाला असावा त्याच्याकडून आम्ही जगात निर्भय जीवन व्यतीत करू आणि परलोकात अशा लोकांना त्यांचा मोबदला त्यांच्या उत्तम कृत्यानुसार प्रदान करू فائدا قرات قرانا فاستعذ بالله من الشيطان الرجيم मग जेव्हा तुम्ही कुरानचे पठन करू लागल तेव्हा धिक्कारलेला सैतान पासून अल्लाह से आश्रय मागता انه ليس له سلطان على الذين امنوا وعلى ربهم يتوكلون त्याला त्या लोकांवर सत्ता प्राप्त होत नाही जे ईमान अंततात आणि आपल्या रबवर विश्वास ठेवतात انما سلطانه على الذين يتولونه والذين هم به مشركون تتزور तर त्यास लोकांवर चालतो जे त्याला आपला वाली बनवतात आणि त्याच्या भोव around करतात وا الى بدلنا ايه ما كان ايه والله اعلم بما ينزل قالوا انما انت مختار بل اكثرهم لا يعلمون हमी एक जेवी ऐसी आया उतर अल्लाह बेहतर खरी गोष्ट अहुतिकासन अन्विज्ञा स की त्याला तर पवित्र आत्म्यानं ठीक ठीक माझ्या रबकडून क्रमक्रमानं उतरवलं आहे की जेणेकरून इमान आणणाऱ्यांच्या इमानला दृढ करावं आणि आज्ञापालन करणाऱ्यांना जीवनाच्या व्यवहारात सरळ मार्ग दाखवावा आणि त्यांना यश आणि सौभाग्याची खुशखबर द्यावी आमित है विषय कि व्यक्ति एक मनुष्य शिकवत पढ़वत वस्तुत ज्यादा मनुष्या क्या संकेत है तीन भाषा परकीय है अरबी भाषा है वस्तुस्थिति अल्लाह आयती वस्तु अल्ला मानत नहीं अल्लाह कभी देत नाही प्रकोप आहे खोट्या गोष्टी पैगंबर रचित नाहीत तर असत्य ते लोक रचित आहेत जे अल्लाहच्या आयतींना मानत नाहीत वास्तविक पाहता तेच खोट्या आहेत मन मन वा लाकिन, वा लाकिन मन जो मनुष्य इमान आणल्यानंतर कुक्र करेल तो जर विवश केला गेला असेल आणि मन त्याच इमानवर संतुष्ट असेल थे तर काही हरकत नाही खुशदीन कूप्र स्वीकार अल्लाह च कोप है अशा सर्व लोक प्रकोप है ला परलोका ऐवजी जीवना पसंद के अल्लाह कायदा है कि तो लोकान मुक्ति ऐसी मार्ग दाखो जान देणगी कृतज्ञता के लिए हे लोक आहेत ज्यांच्या हृदयावर कानांवर आणि डोळ्यांवर अल्लानं मोहर लावलेले आहे हे गफलतीत बुडून गेले आहेत आवश्यक आहे की त्यांनीच परलोकात तोट्यात तो राहावं लोकांची अशी स्थिती आहे की जेव्हा इमान आणल्यामुळे ते छडले गेले तेव्हा त्यांनी घरदार सोडली स्थलांतर केलं अल्लाच्या मार्गात कष्ट सोसले आणि धैर्य दाखवलं त्यांच्यासाठी खचितच तुझा रब क्षमाशील आणि कृपाव आहे या सर्वांचा फैसला त्या दिवशी होईल जेव्हा प्रत्येक प्राणी आपल्याच बचावाच्या काळजीत पडलेला असेल आणि प्रत्येकाला त्यानं केलेल्या कृत्यांचा मोबदला पुरेपूर दिला जाईल आणि कोणावरही ती मात्र देखील जुलुम होणार नाही وَضَرَبَ اللَّهُ مثلاً قَرْيَةً كَانَتْ آمِنَةً يَأْتِيهَا رِزْقُهَا رَغَدًا अल्ला एका वस्तीचं उदाहरण देत आहे ती सुख समाधानाचं जीवन व्यतीत करत होती आणि तोही कडून तिला विपुल रोजी पोहोचत होती कि तिनं अल्लाच्या देणग्यांशी कृतज्ञता दर्शवण्यास प्रारंभ केला तेव्हा अल्ला तिच्या रहिवाशांना त्यांच्या कृत्यांची फळ अशी दाखवली की भूक आणि भयाची संकट त्यांच्यावर पसरली त्यांच्यापाशी स्वतः त्यांच्या लोकसमूहातूनच एक पैगंबर आला परंतु त्यांनी त्याला खोटं ठरवलं सतेशेवटी त्यांना प्रकोपानं गाठलं जेव्हा ते जुलमी बनलेले होते म्हणून हे लोक हो अल्ला जी काही हलाल आणि पाच रोजी तुम्हाला दिली आहे ती खा आणि अल्लाच्या उपकाराबद्दल कृतज्ञ व्हा जर तुम्ही खरोखर त्याचीच बंदकी करणारे असाल انما حرم عليكم الميتة والدم ولحم الخنزير وما اهل لغير الله به فمن اقتر غير باغ ولا عاد فان الله غفور رحيم انما जेका ही तुमच्यासाठी हराम ठरवला आहे ते आहे मृत प्राणी आणि रक्त आणि डुकराचं मांस आणि तो प्राणी त्याच्यार अल्लाह शिवाय इतर कोणाचं नाव उच्चारलेला असावा तथापि मुखीन विवश और व्याको हो वस्तु खाया कि आणि याच्या तुमच्या जीवा खोट्या आज्ञा काढत असतात किंवा आणि ती हराम तर अशा आज्ञा काढून अल्लाहवर असत्य रचू नका जे लोक अल्लावर खोट कुभांड रचतात ते कदापि यश प्राप्त करत नसतात तुन्हीतील चैन काहीच दिवसाचे आहे सते त्याच्यासाठी दुःखदायक शिक्षा आहे त्या वस्तू आम्ही विशेष करून येहुदी लोकांसाठी हराम ठरवल्या होत्या ज्याचा उल्लेख यापूर्वी आम्ही तुमच्याकडे केलेला आहे आणि हा आमचा त्यांच्यावर जुलुम नव्हता तर त्यांचा स्वतःचाच जुलुम होता ते स्वतःवर करत होते तथापि ज्या लोकांनी अज्ञानामुळे वाईट कृत्य केलं आणि नंतर पश्चाताप करून आपल्या कृत्यात सुधारणा केली तर खचितच पश्चाताप आणि सुधारणा केल्यानंतर तुझर त्यांच्यासाठी क्षमाशील आणि दयाव आहे वस्तुस्थिती अशी आहे की इब्राहिम अली इस्लाम आपल्या अस्तित्वानेच एक संपूर्ण जनसमुदाय होता अल्लाचा आज्ञाधारक आणि एकाग्र तू कधीही अनेक यशरवादी नव्हता अल्लाच्या देतज्ञता व्यक्त करणार होता अल्लाने त्याला निवडलं आणि त्याला सरळ मार्ग दाखवला जगात त्याला भलाई दिली आणि परलोकात तो निश्चितपणे नेक लोकांपैकी असेल मग तुमच्याकडे आम्ही हे दिव्य प्रकटन पाठवलं एकाग्रतेनं इब्राहिम अल इस्लामच्या पृथ्वीवर चाला आणि तो अनेक प्रवाद्यांपैकी नव्हता उर्ला सप्त तर तो आम्ही त्या लोकांवर लादला होता ज्यांनी त्याच्या आज्ञेमध्ये मतभेद निर्माण केले होते आणि निश्चितपणे तुझा कायमात दिवशी त्या सर्व गोष्टींचा निर्णय लावेल ्यामध्ये ते मतभेद करत राहिले आहेत हे पैगंबर सल्लेला अवलंसलम आपल्या रबच्या मार्गाकडे आमंत्रित करा हिकमत आणि उत्तम उपदेशा उपदेशासहित आणि लोकांशी विवाद करा अशा पद्धतीनं जी उत्तम असेल तुमचा रबच अधिक बेहतर जाणतो की कोण त्याच्या मार्गापासून भ्रष्ट झाला आहे आणि कोण सरळ मार्गावर आहे आणि जर तुम्हा लोकांनी बदला घ्यावा तर फक्त त्या प्रमाणातच घ्यावा जितका तुमच्यावर अत्याचार केला गेला असेल परंतु जर तुम्ही संयम बाळगला तर निश्चितपणे संयम बाळगणाऱ्यांसाठी बेहर आहे हे पैगंबर सल्लेम का संयमानं कार्य करत राहा आणि तुमचे हे संयम अल्लाच्या सुबुद्धीमुळेच आहे या लोकांच्या कृत्यावर दुःखी होऊ नका आणि त्यांच्या कुटील कारवायांवर तंग हृदयी होऊ नका ते त्या लोकांसमोर आहे जे ईशुविरुतेनं वागतात आणि उपकार करत असतात